गुरुर्ब्रह गुरुर्विष्णु गुरुर्दे महेश्वरा गुरुसाक्षात्परब्रह्म तस्मे श्रीगुरवे नमहा वक्रतुंड माकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्निदेवसर्व कार्येश सर्व सुदूरुंच्या कृपेने व सर्वसंतांच्या आशीर्वादाने श्रीसार्थ अमृतानुभव या ग्रंथातील प्रकरण पहिले आपण पाहणार आहोत एकाने पहिला श्लोक यद्र मनोख्याय मानंद मजकेवलम श्रीमत श्रीमत्निवृत्तीनाथेती ख्यात दैवतमाश्रे गुरुरीत्याख्यायालोके साक्षा विजयांकरी जनितानाद्या नमस्त दयारेद्रे निरंतर सार्धकंच कसमोहि ज्ञान ज्ञात न शक्यते लग्निती वैतछलामुहुत अद्वैतस्मस्वत्व दर्शयंतो स्तर तो वंदे जगन्मा तयस्तत्वाभिपत मुलायाग्रा मुला मध्याय मूल मध्याग्रमूर्तए टीनाग्रमूल मध्याय नमापूर्णा शंभवे याठिकाणी श्री ज्ञानेश्वर महाराज प्रकरणा सुरुतीला सद्गुरूना वंदन करता श्रीमान महायोगी श्रीनिवृत्तिनाथ हे दैवत निर्विकार आनंदरूप है त्याला उत्पत्ती नाही त्याला नाशही नाही त्या द... या जगात सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ आणि आनंद देणाऱ्या ज्ञानरूप ब्रह्मविद्येचा जय जयकार असो दयाळू विद्या मी वंदन करतो जीवशक्तीच्या रूपात द्वैताचा एकसारखेपणामुळे आभास होतो या दोहोंपैकी कोणाच्या आश्रयाने दुसरे कोण आहे हे समजणे तसेच यातील सार्थ कोण हे कळणेही दुराभास्त आहे ब्रम्ह या आपल्या मूळ स्वरूपाच्या बाबतीत शिव आणि शक्ती दोघेही अभिन्नता दाखवतात ही दोन्ही जगताचे मूळ कारण आहे या दोघांच्या मूळ स्वरूपाचा म्हणजेच ब्रह्म स्वरूपाचा लाभ व्हावा यासाठी मी शिवशक्तीला नमरण करतो विश्वाच्या आरंभाला अस्तित्वाला आणि विलयाला श्री शंभू हाच कारण आहे निमित्त तोच आहे म्हणून अति मध्य अंत अभिन्नत्वाने तोच आहे पण ही सारी त्याच्या ठिकाणी नाहीतच आपल्या रूपाने परिपूर्ण असणाऱ्या परमात्म्याला मी वंदन करतो माऊली म्हणतात ऐशी ही निरूपाधिके जगाची जी जनिते ती वंदिली मि या मळीके देवदेवी जो प्रियोची प्राणेश्वरी उलथे आवडीची या सरोबरी चारुस्थळी एका हारे एका अंगाची एक एका गिलिती अंगे की द्वैताचे पांगे उगळते हाती की एक चिन्हेक सरे दोघा दोपण नाही पुरे काय नेनो साकारे स्वरूपे जे कैसे स्वसुखाची अळुंकी जे दोन्ही पण मिळून एकी निच एक एकपणे फुटो हा ठाव वरे योग भेडे जे बाळ जगा एवढे व्याही परी नमोडे दोघलेपणाचे भावसा शिवशक्ती जगाचे मूळ कारण